पुस्तक बापू माझी आई लेखिका मनुबन गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण नव्वे सांगण्यापेक्षा करणे बरे बापूजी नेहमी स्वच्छतेकडे फारच लक्ष देत बाहेरची स्वच्छता तर बापूंना हवी असेच पण आतली स्वच्छता हे त्यांच्या कार्याचे विशेष अंग असे कधी एखादी वस्तू अस्वच्छ झाली तर समोरच्या माणसाला वारंवार सांगण्याऐवजी स्वतःच काम करून त्यायोगे ते दुसऱ्याला स्वच्छतेचा दडा देत नोआखालीतील रस्ते म्हणजे लहानशा पाऊल वाटाच होत्या काही वाटा तर इतक्या अरुंद होत्या की मला मागे ठेवून बापूजींना एकट्यानाच त्या पायवाटेवरून चालता येईल तेव्हा माझा आधार न मिळाल्यामुळे दुसरीकडे आधारासाठी त्यांना काठी वापरावी लागे जिकडे तिकडे घाण असे हे बापूंना फारच खुपत असे अन्वानी पायांनी त्यांना अशा घाटड्या रस्त्यावरून चालावे लागे एकदा आजूबाजूला मळ थुंकी कचरा वगैरे पडले होते ते सगळे जवळपासची पाणी घेऊन ते स्वतः साफ करू लागले मी काही वेळ थक्कच झाले खेडे गावातील लोकही हे दृश्य पाहत होते मी बापूंना रागात विचारले बापूजी आपण मला का बरं लाजवता मी येथे मागे होते तरीही मला न सांगता आपण का हे साफ केले त्याचे उत्तर म्हणून बापूजी हसले व म्हणाले तुला कुठे माहीत आहे की मला अशी कामे करण्यात किती आनंद वाटतो ते इतरांना सांगण्यापेक्षा स्वतः करून टाकावे यात मला किती कमी त्रास पडतो मी म्हटले पण हे गावचे लोक पाहत आहेत बापूजी म्हणाले तुला आढळून येईल की उद्यापासून असे घाणेडे रस्ते मला साफ करावे लागणार नाहीत कारण यावरून सगळ्यांना धडा मिळेल हे हलके काम नाही आणि त्यांनी तर माझ्यासाठी साफ केले तर मला ते खुपेल मी म्हटले समजा फक्त उद्या पुरते साफ केले आणि मग जसे होते तसे घाणेडे राहिले तर आपण काय कराल तेव्हा उलट मलाच पकडली मला म्हणाले मी तुला पायला पाठवीन आणि फिरून असं अस्वच्छ रस्ता असला तर मी साफ करायला येईन अस्वच्छेतून स्वच्छ करणे हा तर माझा धंदा आहे आणि खरोखरच असे घडले दुसऱ्या दिवशी मी पाळ्याला गेले तर रस्ता गांढडा होता पण बापूंना सांगायला न जाता मी साफ करून परत फिरले बापूंना म्हणले मी रस्ता साफ करून आले माझ्याबरोबर गावातील लोकही कामाला लागले होते आणि आज तर त्यांनी वचन दिलं आहे की उद्यापासून तुम्ही येऊ नका आम्ही स्वतः साफ करू बापूजी म्हणाले तू माझे पुण्य कमावलेस तो रस्ता मला साफ करायचा होता पण असो आता दोन गोष्टी होतील एक तर ठेवली जाईल आणि दुसरे म्हणजे लोकांनी दिलेले वचन पाळले तर तेवढा खरेपणा शिकतील आणि तो रस्ता कायमचा साफ राहू लागला बापूंनी वरील प्रसंगाचा उल्लेख करून तीन चार दिवसांनी सांगितले आपल्या काठियावाड्यात रस्ते घाणडे करायची सगळ्यांना किती घाणडी सवय आहे तेव्हा तू असे समजू नकोस की रस्त्यात किंवा गल्लीत परसाकडे बसायची किंवा थुंकायची सवय नुआखालीच्या लोकांनाच आहे हिंदुस्थानात अनेक ठिकाणी ही वाईट सवय आहे त्यातून काठियावाड्यात खास आहे ही सुधारणा करावी अशी लहानपणी मला उमेद होती पण दैववशात काठियावाडात मी फार वर्ष स्थिर राहू शकलो नाही तुला माझा राग आला होता तो चुकीचा होता कारण स्वतः खाल्ले तरच पोट भरते तसाच स्वच्छतेविषयी माझ्या बाबतीत नियम आहे स्वतः सफाई करण्यात मला बेहद आनंद मिळतो